वाल्मिकी रामायण सुंदरकांड सर्ग बेचाळीसावा तिकडे पक्ष्यांच्या कलकलाटाने आणि झाडे मोडल्याच्या आवाजाने सगळे लंकावासी भीतीने भांबावून गेले पशु पक्षी भयभीत होऊन पडू लागले काही खाली पडले राक्षसांना अशुभदर्शक चिन्हे होऊ लागले इकडे झोप संपल्यानंतर भयंकर मुखाच्या राक्षसींना ते वन मोडून पडलेले दिसले आणि तो वीर महान वानर दिसला त्यानं पाहताच त्या महा तेजस्वी महाबलवान बा महाबाहूने राक्षसींना भय वाटेल असे अतिशय विशाल रूप घेतले पर्वतासारख्या प्रचंड शरीराच्या महाबलसंपन्न वानराला पाहून राक्षसी जानकीला विचारू लागल्या हा कोण कुणाचा कुठून कशासाठी इकडे तुझ्याशी त्याने संभाषण कसे केले हे विशाराक्षी आम्हाला हे सांग सुभग भय बाळगू नकोस हे सुंदरी तुझ्याशी हा काय काय बोलला तेव्हा सर्वांग सुंदर असलेली साध्वी सीता त्यांना म्हणाली मनाला येईल ते रूप घेणाऱ्या राक्षसांची चाल मला काय माहीत हा कोण काय करेल हे तुम्हालाच माहीत सापालाच सापाची पावले समजतात नाही का मलासुद्धा फार भीती वाटते हा कोण आहे ते मला मा नाही माहीत हा इच्छारूप घेणारा राक्षसच असला पाहिजे असे मला वाटते वैद्यचे बोलणे ऐकून राक्षसींची लगबग झाली त्यातल्या काही थांबल्या काही रावणाला सांगण्याकरता केल्या त्या विकृत रूप असलेल्या राक्षसीने रावणापाशी जाऊन एक विचित्र रूपाचा प्रचंड वानर आला आहे असे सांगितले राजन अशोक वनिकेत एक प्रचंड शरीराचा वानर आला आहे त्याने सीतेशी संवाद केला तो महाविक्रमशाली अजून तेथे आहे आम्ही त्या हरिणासारखे नेत्र जानकी सीतेला अनेक रीतीने विचारले पण ती काही सांगायला तयार झाली नाही हा कदाचित इंद्राचा दूत असेल वैश्रवणाचा असेल किंवा सीतेचा शोध घेण्याच्या इच्छेने रामानेही पाठविला असेल त्याने आपल्या अद्भुत रूपाने तुझे मनोहर असलेले नाना हरिणांच्या कळपाने भरलेले प्रमदावन मोडून टाकले त्याने उद्ध्वस्त केला नाही असा एकही भाग राहिले नाही फक्त जेथे जानकीदेवी आहे तो तेवढा त्याने नष्ट केला नाही तो भाग जानकीच्या रक्षणाकरता असेल किंवा त्याला थकवा म्हणून असेल त्याने दृष्टीआड केला आहे किंवा श्रम कसले त्याला त्याने तिचेच रक्षण केले आहे सुंदर पालवीने आणि पानाने गजबजलेला आणि चांगला उंच गेलेला शिंश शिंशपा वृक्ष ज्याच्या खाली सीता स्वतः बसली आहे तो त्याने राखला आहे त्या भयंकर रूप असलेल्याला कडक शिष्या करण्याची आज्ञा द्या त्याने सीतेशी संभाषण केले आहे आणि वनाचा नाश केला हे राक्षसेश्वरा तुमच्या मनाचा जिने ताबा घेतला आहे त्या सीतेशी कोण बोलू शकेल त्याला आपले प्राण नकोसित झाले असणार राक्षसींचे हे बोलणे ऐकून राक्षस राजा रावण चितेच्या आग्नेप्रमाणे भडकला क्रोधाने त्याचे डोळे घरघर फिरू लागले क्रोधाने पेटलेले त्याच्या नेत्रातून अश्रूबिंदू खाली पडले जण पेटलेल्या दोन दिव्यातून ज्वालांसह खाली पडणारे तेलाचे बिंदूच आपल्यासारख्याच असलेल्या किंकर नावाच्या वीर राक्षसांना त्या ते महा तेजस्वी रावणाने हनुमंताला पकडण्याची आज्ञा दिली ते ऐंशी हजार बलिष्ठ किंकर होते कूठ मुदगर अशी अयोध्ये घेऊन त्या भवनातून बाहेर पडले मोठ्या पोटांचे मोठ्या दाढा असलेले भयंकर दिसणारे महाबलवान असे ते सगळे युद्धाची इच्छा करून हनुमंताला पकडण्याला सिद्ध झाले गोपुरावर बसलेले त्या कपिला हिरून ते महाभग दिव्यावर झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे त्याच्यावर तुटून पडले गदा परीख सुवर्णजित पट्टे अशा नाना आयुधांनिशी आणि सूर्यासारख्या बाणानिशी ते त्या वानश्रेष्ठापाशी येऊन ठेपले मुजगर पट्टीश शूल प्रास तोमर अशी आयुधे हाती घेऊन हनुमंताला वेढा देऊन एक ते एकदम त्याच्या उभे राहिले पर्वतासारखे उत्तुंग श्रीमान तेजस्वी हनुमानही हनुमानानेही आपले शेपूट भूमीवर आपटून मोठ्याने गर्जना केली तो वायुपुत्र हनुमान प्रचंड शरीराचा झाला आणि त्याने आपले पुछा आपटून लंकेत आवाज घुमवला त्या आपटण्याच्या आवाजाने आणि त्याच्या उमटलेल्या मोठ्या प्रतिध्वनीने पक्षी आकाशातून खाली पडले उंच आवाजात त्याने घोषणा केली अति बलवान रामने महाबलवान लक्ष्मण यांचा जय असो रामाच्या रक्षणाखाली असलेल्या राजा सुग्रीवाचा जय असो मी शुभकर्मे कोशल राजा रामाचा दास आहे शत्रु सैन्याला ठार करणारा हनुमान मी आहे सहस्र रावण आले युद्धात मी हजारो शिळा आणि हजारो वृक्ष प्रहार करीत असताना माझ्याशी बळात त्याची बरोबरी होणार नाही लंकापुरी उद्ध्वस्त करून आणि मैथिलीला नमस्कार करून माझा हेतू सिद्ध करून मी सगळे राक्षस हतवल होऊन पाहत असताना जात आहे त्याच्या घोषणा शब्दाने ते, ते भयशंकित होऊन पाहू लागले तेव्हा हनुमान संध्याकाळच्या मेघाप्रमाणे वाढला आपल्या स्वामीची आज्ञा लक्षात आणून भय टाकून देऊन ते राक्षस नाना प्रकारच्या मोठमोठ्या आयुधानीशी इकडून तिकडून त्या वानरावर धावून गेले त्या शिवराने सर्व बाजूने घेरलेल्या त्या महाबलवंताने त्या गोपुरावरचा एक प्रचंड लोखंडी परीख मिळवला आणि उसळी घेणाऱ्या सर्पाला गरुडाने उचलावे तसा तो परीख हाती घेऊन त्याने राक्षसानं ठार केले तो वीर मारुती आकाशात तो परीख हाती फिरून हाती घेऊन फिरू लागला इंद्राने वज्राने जसे दैत्यांना मारले तसे किंकर राक्षसांना मारून तो वायुपुत्र वीर युद्धाच्या अपेक्षेने तोरणावर बसून राहिला त्या संकटातून सुटलेले कित्येक राक्षस जे तेथे होते ते सर्व किंकर मारले गेले असे सांगत रावणाकडे गेले राक्षसांचे ते मोठे सैन्य मारले गेल्याचे ऐकून राजाने डोळे घरघर फिरवले त्याने पराक्रमात अप्रतिम असणाऱ्या आणि जिंकण्यास अत्यंत कठीण अशा प्रहस्ताच्या पुत्राला युद्धा योद्धाकरता पाठवले सुंदरकांडाचा बेचाळीसावा सर्ग समाप्त